विश्वास पाटील लिखित पानिपत कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अती तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती गोविंदाग्रज कादंबरीतील काही प्रमुख व्यक्तिरेखा नानासाहेब बाजीराव पुत्र पेशवे पंतप्रधान विश्वासराव नानासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव सदाशिवराव भाऊ पेशव्यांचे चुलत बंधू रघुनाथराव तथा रागोबा, नानासाहेबांचे बंधू शमशेर बहादर बाजीराव मस्तानीचा पुत्र गोपिकाबाई नानासाहेबांच्या धरमपत्नी पार्वतीबाई सदाशिवराव भाऊंच्या धरमपत्नी सुभेदार मल्हारराव होळकर प्रमुख मराठा सरदार दत्ताजी शिंदे सरदार रानोजी शिंद्यांचा पुत्र भागीरथी दत्ताजी शिंद्यांच्या धरमपत्नी जनकोजी शिंदे दत्ताजींच्या पुतण्या बळवंतराव मेहंदळे मराठा सरदार तथा पेशव्यांचे आप्त पंत खेर बुंदेले पेशव्यांचे उत्तरेकडील मामलतदार सखराम बापू बोकिल पेशव्यांचे कारभारी बापूजी हिंगणे पेशव्यांचे दिल्लीतील वकील नारो शंकर पेशव्यांचे उत्तरेकडील दरगदार नाना फडणीस पेशव्यांचे तरुण फडणीस अंताजी मानकेश्वर गंधे मराठा सरदार पाराशर दादाजी वाघ होळकरांचा सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर पेशव्यांचे सरदार जानू भिंताडा पेशव्यांचे खिदमतगार गंगोबा तात्या चंद्रचूड होळकरांचे कारभारी रामजी दाभोळकर शिंद्यांचा कारभारी यशवंतराव पवार मराठा सरदार सूरजमल जाट भरतपूरचा जाट राजा इब्राहिम खान गार्दी मराठा तोफखान्याचा प्रमुख सुजा उद्दवला अयोध्येचा नवाब इमाद उलमुख गाजुद्दीन दिल्लीचा पदच्युत वजीर अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानचा बादशहा शहा अली खान अब्दालीचा सेनापती शाह पसंद खान अब्दालीचा उपसेनापती जहान खान अफगान सेनापती बरखुरदार खान अफगान सरदार रहमान खान बारकजाई अब्दालीचा तोफदल प्रमुख नजीब खान रोहिला सरदार हाफिज रहमद खान रोहिला सरदार अताई खान शहावली वजीराचा पुतण्या अला सिंग जाट पतियाळा राज्याचा संस्थापक कुतुबशहा नजीबाचा गुरू, रोहिला सरदार काशीराज पंडित सुजाचा वकील आणि सहकारी वसा पानिपताचा पानिपत या चार अक्षरी शब्दांशी माझ्या श्वासाचं आणि माझ्या धमन्यातून वाहणाऱ्या रक्ताचं असं कोणतं विलक्षण नाता आहे कुणाष्टाव वयाच्या ऐन पंचवीशीच्या वर्षी या विषयावर कादंबरी लिहिण्याच्या इराद्यानं मी साधनसामग्री गोळा करू लागलो अन्वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी कादंबरीचं प्रत्यक्ष लेखन मी हातावेगळं केलं याच विषयाच्या निमित्तानं एक ऐतिहासिक किस्सा आठवतो यशवंतराव चव्हाण तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री होते त्यांच्या मोटारींचा ताफा पंजाबमधून दिल्लीकडे येत होता रस्त्यात एका मोठ्या गावात पानिपत नावाचा नामफलक दिसला आपला प्रवास खंडित करून संरक्षण मंत्री जेथे पानिपताचा समरप्रसंग गाडला त्या काला आम नावाच्या ठिकाणी गेले तेथे ते मराठी वीरांच्या काळ्या ओबडधोबड दगडी समाधीच्या समोरच त्यांनी शेतात अचानक बसकन मारली त्या रांची पांढुरकी माती आपल्या दोन्ही मुठींमध्ये धरून कवी हृदयाचे यशवंतराव हमसून हमसून रडू लागले संरक्षण मंत्र्यांची ती अवस्था पाहून सोबतचा स्टाफ आणि लष्करी अधिकारी यांची फारच तारांबळ उडाली भावनेचा पहिला पूर ओसरल्यावर आपल्या ओघळत्या अश्रूंना कसाबसा बांध यशवंतराव उपस्थितांना सांगू लागले दोस्त हो हीच ती पवित्र माती राष्ट्रसंकट उद्भवल्यावर त्या विरोधात लढावं कसं शत्रूला भिडावं कसं याचा दडाच लाख मराठा मराठावीरांनी पानिपताच्या या परिसरात गिरवला आहे आमच्या महाराष्ट्रभूमीतल्या प्रत्येक घराघरामधला वीर इथे कोसळला आहे त्यांच्या रक्तमासनच या मातीचं पवित्र भस्मात रूपांतर झालं आहे त्याकाळी अगदी अलेक्झांडरपासून बाबर ते अब्दाली अब्दालीपर्यंत हिंदुस्थानावर आक्रमणं व्हायची ती याच रस्त्यानं अफगाणिस्तानातून पंजाबातील सरहिंदकडून दिल्लीकडे सरकणारा हा रस्ताचा जणू अनादिकाळापासून रक्तासाठी चटावलेला आहे पानिपतापासून अवघ्या काही कोसांच्या अंतरावर कुरुक्षेत्राची रणभूमी आहे पानिपतचं तिसरं युद्ध अफगाण घुसखोर अहमदशा अब्दाली आणि मराठ्यांच्या दरम्यान बुधवार तारीख चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट या दिवशी घडलं मध्ययुगीन कालखंडात सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असं भयंकर घनघोर जीवघेणं युद्ध घडल्याचं आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची तब्बल दीड लाख माणसं आणि ऐंशी हजार जनावरं मेल्याचं दुसरं उदाहरण नाही अलीकडे हिरोशिमा आणि नागासाकीवर दोन अमेरिकन अनुबॉम पडले त्यांच्या किरणोत्साराचा परिणाम होऊन एक दीड लाख जीव मरायलाही दोन ते तीन दिवस लागले होते दिल्लीच्या बादशहाच्या म्हणजेच हिंदुस्थानाच्या रक्षणाच्या उद्देशानं सतराशे बावन्नच्या अहमदिया करारानुसार मराठे एका ध्येयानं प्रेरित होऊनच पानिपतावर गेले होते इथेच आमच्या लक्षावधी माता भगिनींच्या बांगड्यांचा चुराडा झाला तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माझघरातल्या कुंकुवाचा करंडा पाणीपतावर लवणला तेव्हा महाराष्ट्रात एकही देवघर असं शिल्लक उरलं नसेल जिथल्या देवदेवतांनी पानिपतावर खर्ची पडलेल्या वीरांसाठी आपले चांदीचे डोळे पुषित अश्रूंचा अभिषेक केला नसेल माझ्या कादंबरी लेखनाच्या दरम्यान तू पुणेकरांना मोठं करण्यासाठी पानिपत लिहिलंस काय अशा शब्दात मला दटावण्याचा प्रयत्न केला गेला मी त्यांना म्हणालो माझ्या डोळ्यांसमोर न कोणी पुणेकर होते न कोणी सातारकर पंढरीच्या वेशीमध्ये आषाढी कार्तिकीला मराठी मातीतल्या साऱ्या दिंड्या पथका एक व्हाव्यात तशा पाणीपातावर शत्रूच्या बिमोडासाठी अवघा एक झालेला मराठी मुलूक उभा होता जेव्हा पुण्याची लोकसंख्या वीस बावीस हजारांच्या वर नव्हती तेव्हा लाखभर मराठे कंबर कसून इथे उभे टाकले होते त्यामध्ये भाऊसाहेब विश्वासरावांसह सात आठ ब्राह्मण सरदार आणि फक्त मराठा समाजातीलच नव्हे तर बहुजन समाजातील अठरा पगड जातीचे मातीचे 60 ते 70 बिन्नीचे सरदार त्या समरांगणात जेवापाड लढले होते त्यावेळेच्या शाहिरांच्या पोवाड्यातील फक्त आडनावांच्या यादीवरून नजर फिरवा त्याचा जरूर तुम्हाला पडताळा येईल शिवाजी महाराजांच्या आणि शिवाजी महाराजांनंतरच्या काळातील सामान्य घरातील सामान्य माणसं असामान्य पदाला पोहोचल्याची अनेक उदाहरणं पानिपत प्रसंगी आढळतात पुणे जिल्ह्यातील निरेकाठच्या होळच्या धनगराचा पोरमल्ल्ह सरदार मल्हारराव होळकर बनला साताऱ्याकडच्या कनेरखेडचा रानोजी शिंदे त्याचा भाऊ दत्ताजी पुणे जिल्ह्यातील दमाजी गायकवाड याच मंडळींनी इंदोर ग्वाल्हेर आणि बडोद्याकडे आपल्या पराक्रमाने राज्य उभारली एक प्रकारे आधी पानिपतच्या मातीला रक्ताचं नैवेद्य अर्पण केल्यावरच उत्तर हिंदुस्थानच्या राजकारणाच्या गुरुकिल्ल्या त्यांच्या हाती लागल्या पानिपत हा ऐन यवनातल्या मस्तवाल फाकड्यावीरांनी छेडलेला जीवघेणार जंग होता आमचा शत्रू अहमदशा अब्दाली हा तेव्हा जगातल्या बलाढ्य योद्ध्यांपैकी एक प्रबळ सेनानी आणि राजकारणी होता या युद्धावेळी त्याची उमर अवघी बत्तीस तर भाऊसाहेब पेशव्यांचे वय अठ्ठावीस दत्ताजी शिंदे बावीस इचा विश्वासराव आणि जनकोजी शिंदे तर सतरा वर्षांची मिसुर्डं फुटलेल्या वयाची पोरं होती जेव देश को ही नद्या आजे पुल रस्ते व वा वाहकी साधन नवती सुमारे साठ हजार गोडसह लाखा सेनासागर घेन बाहर पड़ना या का खाचा गोष्टी नम्मी झुंझलो दिल्ली का पातशाह हिंदुस्थान अभिमाना मात्र दुर्दवान उत्तरेत राज मराठा मदद के लिए नहीं रजपूतराने राजस्थान वालूत बसले दुर्दैवानं या महायुद्धाच्या आधी काही दिवस आम्हाला वाटेल करून धन ते करून धनधान्याची रसद गंगा यमुनेच्या अंतर्वेदीतून पुरवणारा गोविंद पंत बुंदेले ठार झाला आणि तेथूनच खरी अवकाळा सुरू झाली तरीही भाऊसाहेब पानिपाताच्या मातीत गाडून उभे होते मात्र श्रीमंत नानासाहेब पेशवे कर्तव्याला जागले नाहीत पुण्याहून कुमक आली नाही पतियाळाचा अलासिंग जाट पंजाबातून कुमक पाठवत होता पुढे तीही कमी पडली स्त्रियापोरांचं यात्रेकरूंचं लटांबर सोबत असणं हे काळ रुढीनच भाऊंच्या पाठीवर लादलेलं ओझं होतं पण त्यामुळे हातातला सपासप चालणाऱ्या तलवारीच्या पात्यानं तिळभर मात्र विश्रांती घेतली नाही शेवटी अन्नान्न दशा झालेली मराठी सेना झाडाची पानं आणि नदीकाठची शाडूची माती काऊन तर कळी भिडली पाणीपत्तावर मराठी कसे लढले यासाठी दुसऱ्या कोण्या ऐऱ्या गैऱ्याची साक्ष काढण्याचं कारण नाही ज्याच्याविरुद्ध आम्ही जंग केला त्या आमच्या महाशत्रूनच पाच सात देशांच्या सरहद्दी मोडणाऱ्या अहमदशा अब्दलीनंच लिहून ठेवला आहे दक्षिणांनी म्हणजेच मराठ्यांनी पाणीपातावर मजबूत छावणी कायम केली होती युद्धाच्या दिवशी त्यांनी अत्यंत निकरानं आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढवले मराठ्यांचं हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्या दिवशी आमचे रुस्तुम आणि इस अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन सारखे वीर मौजूद असते तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटं घालून ती चावली देखील असती मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा अशी खुमखुमी आणि इतकं शौर्य इतरांकडून होणं व दिसणं हे अशक्यच पानिपत कादंबरीसाठी प्रचंड पूर्वतयारीचं जोखड उचलताना आणि प्रत्यक्ष लेखन करतानाही जणू मी स्वतःच पानिपतावर अडकून पडलेला एक लढवय्या चिवट मराठी सैनिक आहे अशा तडफेनं लढत होतो तेव्हा सरकारी अधिकारी या नात्यानं ना पुन्हा वास्तव्य होतं महाराष्ट्र शासनानं नुकताच पाच दिवसांचा आठवडा सुरू केला होता मी दर शुक्रवारी सायंकाळी आय तथा इन्स्पेक्शन बंगला नामक सरकारी विश्रामगृहातील एका खोलीत जाऊन स्वतःला बंद करत असेल सोमवारी सकाळी तेथून किमान साठ ते सत्तर पानांचा सलग मजकूर घेऊनच मी उल्हासित मनानं बाहेर पडत असे इतर दिवशी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातून मी सरळ भारत इतिहास संशोधक मंडळाच्या ग्रंथालयात जाई नित्यनिमाने तिथे तीन तास बसे रात्री हलकं जेवण करून मी झपाटल्यासारखा बेडरूममध्ये येरजारा घालत राही समरप्रसंगी भाऊसाहेब काय म्हणाले असतील त्यावर अब्दलीचे उत्तर नजीबाचा कागाळ्या असे नाट्यप्रवेशच सादर केल्यासारखा मी खोलीत फिरत संवाद बोलत राही रात्री अकराला झोपायचं की लगेच पहाटे चारला उठून प्रत्यक्ष लेखन सुरू करायचं या अतिश्रमानं अधे मध्ये माझ्या प्रकृतीवर परिणाम होईल एकदा छातीत दुखू लागल्यानं ससूनमध्ये दाखल झालो होतो माझं लग्न होऊन दीड वर्ष लोटलेलं तेव्हा अबोल दिसणाऱ्या माझ्या पत्नीनं चंद्रसेनानं हॉस्पिटलमध्ये माझा हात पकडला आपल्या डोळ्यात पाणी आणून ऐतिहासिक थाटात घोगऱ्या आवाजात ती हळूच मला म्हणाली इकडून पानिपतावर चुरडल्या गेलेल्या बांगडांचा हिशोब जरूर मांडावा परंतु पाणीपत लिहित असताना माझं मात्र पाणीपत होऊ देऊ नये कादंबरीचं आत्ताचं लेखन सुरू करण्यापूर्वी सहा सात महिन्याआधीही मी एकदा लेखन प्रपंच मांडला होता चांगली साठ सत्तर पानं लिहिली होती पण माझं मन आतून खाऊ लागलं पानिपातचा कडवा जंग ज्या तडफेनं मांडायला हवा तसा तो साधत नव्हता त्यामुळे ती आरंभीची साठ सत्तर पानं मी बाजूला भिरकावली पुन्हा चिंतन म्हणून संशोधन सुरू केलं साधारण नोव्हेंबर एकोणावीसशे सत्त्याऐंशीच्या दरम्यान आतून शब्दविना खूप ढुसण्या देऊ लागल्या या प्रसूतीशिवाय मी जगूच शकत नाही याची मला खात्री झाली मग सलग सहा सात महिन्यात नोकरीत रजानं घेताही रात्री बेरात्री जागून मी कादंबरी च टाकी लेखन पार पाडलं या लेखनावेळी माझं जागृत मन प्रचलित मराठी ऐतिहासिक कादंबऱ्यांचंही निरीक्षण करत होत ऐतिहासिक कादंबरी म्हणजे मोठी आलंकारिक भाषा वस्त्रांची रसाळ वर्णनं युद्धभूमी सोडून माझं घरात आपल्या स्त्रियांशी अखंड चर्चा करत बसणारे वीर असं होता कामा नाही पानिपत हा रणदेवतेचा विषय होता त्यामुळेच मी जाणीवपूर्वक माझं घरातल्या गप्पा टप्पा तडकलेली ऐतिहासिक कादंबरी रनावरच्या उन्हामध्ये घेऊन जायचं ठरवलं शिवाय या विषयाच्या पोटातच तीन महान वांगमय प्रकार सामावल्याची जाणीव एकीकडे मला होत होती उदगिरीपासून ते पानिपतपर्यंतची निबीड अरण्यातून मराठा लष्करानं केलेली वाटचाल हा एक उत्तम प्रवास वर्णनाचा भाग होता अब्दली आणि भाऊसाहेबांच्या एकमेकांसमोर उभे टाकलेल्या फौजा त्यांच्या छावण्यांमधले बदल डाव परती डाव, अशा संघर्षाचं एक अप्रतिम नाटक आणि युद्धोत्तरही भारलेलं पानिपताचं धगधग रणांगण हा एक महाकादंबरीचा विषय होताच बचेंगे तो और भी लढेंगे असं काळाला सामोऱ्या जाणाऱ्या दत्ताजी शिंद्यांच्या बुराडी घाटाच्या लढाईची मी जोरकस तयारी केली होती संदर्भ संवाद आणि व्यक्तिरेखांचे ढग मेंदूमध्ये गच्च भरून आले होते मात्र अचानक वाढलेल्या सरकारी कामामुळे प्रत्यक्ष लेखनासाठी वेळ मिळेना रजाही मंजूर होईना त्या दरम्यान पुण्याहून मंत्रालयात अनेकदा मिटिंगला यावं लागे मात्र मानगुटीवर बसलेल्या दत्ताजीची नशा काही खाली उतरत नव्हती दरम्यान एक दिवस डेक्कन क्वीननं मुंबईच्या दिशेनं प्रवास करत होतो फर्स्ट क्लास क्लासमध्ये भोजनासाठी समोरच्या खुर्चीपाठी जो लाकडी पाठ असतो त्यावर मी कागदांची चवड ठेवली आणि पुण्यापासून मुंबईपर्यंतच्या प्रवासात बुराडी घाटाचं ते अख्खं प्रकरण एकटाकी लिहून पूर्ण केलं घाई उतरलेलं ते प्रकरण वाचकांना खूपच भावलं आहे दिलीप माजगावकरांना आधी चार पाच प्रकाशकांनी हस्तलिखित पाहिलं होतं म्हणजे फक्त पाहिलंच होतं एक नौका लेखक मोठ्याला पाच फायली भरून लिहिलं तरी काय दिवे लावणार आहे अशा हिशोबानं कोणी गांभीर्याने हस्तलिखित उघडलंच नव्हतं हे नंतर समजलं चलो दिल्लीच्या निमित्तानं आनंद यादवांनी दिलीपरावांची ओळख करून दिलेली त्यांच्या ऑफिसमध्ये मी बळेबळे अनेकदा घुसायचो दरम्यान माजगावकरांनी कष्टानं उभारलेल्या नेहरू डायरीची कल्पना केंद्र शासनानंच मदत करण्याऐवजी ढापली त्यांच्या त्या मनस्थितीत मी दबक्या आवाजात पानीपतावर लिखाच हलूचना संगित हस्तलिखित मुद्दम मगवन घ चश्मत मजाक पहाठे हरले तुम्हें जिंकला खुशीन संगित कादरी तड़ाखेबंद जाहरात माला आठवत्याप्रमा ग्रंथनिर्मितिटी बैंक कर्ज ही उचल होता कशा सा नौख्या गोड़े पैसे लवता अनेक जन तचारा मात्र बघू इस्पार या उस्पार असं उत्तर ते द्यायचे प्रसिद्ध चित्रकार रवींद्र मेस्त्री मधुमलाईच्या जंगल मोहिमेवर असताना त्या वास्तव्यातच पानिपतचं सुंदर मुखपृष्ठ चितारलं ते चित्र घेऊन एकोणावीसशे च्या पर्जन्य मासात तेव्हाचे पुण्याचे जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील आणि मी दगडूशेठ हलवाईच्या गणपती मंदिरात गेलो गणेशाच्या आशीर्वाद घेऊन आमी त्या चित्राचं पूजन केलं नंतर श्रीनिवास आणि मी राजहंस प्रकाशनामध्ये गेलो तेथे आम्ही दिलीप माजगावकरांबरोबर मुद्रणाचा मुहूर्त केला त्या दिवसांमध्ये माझ्या आणि माझगावकरांच्या जवळजवळ रोजच भेटी व्हायच्या आम्ही शनिपाराच्या आसपासच्या रेस्टॉरंटमध्ये कुठेतरी मिसळ खायचो याच्याबद्दल एकीकडे मनात शंकाही वाटायची पण सुग्रणीनं फोडणी दिली की तिच्या स्वयंपाकाचा सुगंध गल्लीत लपून राहत नाही अगदी तसं झालं स्वस्तिक मुद्रणालयातील रायरीकर पित्रा पिता पुत्रांपासून जुळ्यापर्यंत सारे बोलू लागले कादंबरी भन्नाट आहे उड्या पडतील पानिपतचं तमाम मराठी वाचकांनी भरभरून स्वागत केलं कादंबरीवर अक्षरशः उड्या पडल्या ग्रंथालयातील प्रती पुरेशा पडायच्या नाहीत त्यामुळे अधीर वाचकांनी अनेक ठिकाणी बाँडिंग उसवून फॉर्म्स वेगवेगळे केले एका एकावेळी एक प्रत तिघं चौघेजण वाचत आहेत अशी दृश्य पाहावयास मिळाली दिलीपरावांच्या धाकट्या भागिनी अलका गोडे तेव्हा कौतुकानं बोलायच्या काय कादंबरी लिहिली तो पाच सात आवृत्त्या झाल्या तरी पानिपतच्या प्रतींनी अजून गोडाऊन मात्र पाहिलेलं नाही अशा आल्या की अशा पटकन दुकानात जातात तरी पुढे काही नतद्रष्टांनी या लठ्ठ कादंबरीची सुद्धा पायरसी करून आपलं पोट जाळायचा निंद्या प्रकारही केला लोकमान्यतेबरच पानीपतन विद्वां पगड़ ही हलवल् शांता शेलके शिवाजी सावंत गवा बेहरे म हात कनंगलेकर आदिनी भरभरुन परीक्षण लिखी पैकी बेहरे पयाच व्याधीना इस्पित होते तरी मिथे मुद्दम पाचारण कर शाबासकी दी तुम्हें चितारलेब्राहीम खान गारद्या मृत्यू प्रसंग वाचता अंगा सरसरुन काटा उ श्रेष्ठ कादंबरीकारासाठी आवश्यक असे सारे गुण तुमच्या लेखणीत आहेत जपा मात्र त्यांना तिकडून नाशकाहून विवा शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांनी खास प्रशंसा केली तात्यासाहेब शिरवाडकरांनी लिहिलं पानिपाताचा आवाका गगनाला गवसनी घालण्यासारखा आहे कलम तुमच्यावर प्रसन्न आहे खूप लिहा या विषयावर खरं शिरवाडकरांनाच एक कादंबरी लिहायची होती असं त्यांनी प्रत्यक्ष भेटीत मला सांगितलं एकोणावीसशे अठ्ठावन्नच्या दरम्यान विस खांडेकरांनी एक लेख लिहिला होता त्यात त्यांनी म्हटलं होतं येत्या काही वर्षात पानिपत या विषयावर एखादी दमदार कादंबरी लिहून नव्या पिढीचा एखादा कादंबरीकार जोमान साहित्य क्षितिजावर पुढे येईल आता बावीस वर्षांनंतर खांडेकरांचं बाकीत माझ्या बाबतीत खरं घडलं असं म्हणायला काही हरकत नाही माझ्यासारख्या खेड्यापाड्यातून पुढे आलेल्या नवागतावर शिरवाडकर आणि कानेटकर अशी स्तुती सुमन उधळत होते या कादंबरीच्या यशाची कमान चढती राहिली या कादंबरीच्या निमित्तानं सदाशिवराव भाऊ यांची एका लेचा पेचा नवशिका सेनापती अशी जनमानसात रुजवली गेलेली प्रतिमा पार पुसल्या गेली पानिपत म्हणजे केवळ एक अशुभ घटना बाजार गर्दी रूढ कल्पनांनाही मोठा धक्काच बसला पानिपत हे अर्थी पानिपत नसून तो एक पुण्यपत असल्याचा साक्षात्कार लोकांना हळूहळू का वयना होऊ लागला आहे गतवर्षी माझ्या पित्याच्या अस्थिविसर्जनाच्या निमित्तानं हरिद्वारला गेलो होतो तेव्हा शेजारच्याच पानिपत परिसरातून नव्यानं हिंडून आलो युद्धावेळची शुक्रताल बडौत नजीबाद कुंजपुरा ही ठाणी आणि जुन्या खानाखुना अजूनही तशाच आहे पानिपत जिल्ह्यातील एका गावाचंच नाव भाऊपूर असं आहे मराठांचा दारूण पराभव होऊन काही हजार कुटुंब पळापळीनंतर उत्तरेतच स्थायिक झाली आणि कर्तृत्ववान देखील बनली त्यांपैकी काही जणांनी उत्तर प्रदेशासारख्या बलाढ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतही मजल मारली पाणीपाताच्या युद्धावेळी आपले बापजादे यमुना काठी कपाळमोक्ष करून घेण्यासाठी आले नव्हते तर राष्ट्राच्या उत्थानासाठी इकडे आले होते याच नव आता तिकडे स्थलांतरित मराठ्यांमध्ये नवजागृतीची लाट आली आहे युद्धवेळी मराठी लष्करानं पाणीपाताच्या किल्ल्यात रोजच्या पूजेसाठी भवानीचं एक छोटंसं मंदिर बांधलं होतं त्याचा गेल्या वर्षी जीर्णोद्धार झाला अगदी शेवटच्या क्षणी केवळ अल्ला तलाच्या कृपेनं अब्दारीला तेव्हा तो विजय मिळालेला होता त्याचं निशान कवटाळताना देखील त्याला धाप लागली होती खनान जिगरबाज मराठी तलवारींची त्यानं एवढी दहशत खाल्ली होती की विजयी सुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचं त्याला धाडस राहिलं नाही आज अडीचशे वर्षाच्या दीर्घ पल्ल्यानंतरही या परिसरातले जोगी जमातीचे शाहीर आम्ही केव्हाच वेड्या ठरवलेल्या भाऊसाहेब पेशव्यांचेच पोवाडे गातात अब्दलीचे नव्हे पराजयाचा कलंक लागूनही कळी जणू भाऊसाहेबांना अमरत्वाच्या सिंहासनावर आरूढ केला आहे आज रोड मराठा या नवान आपले बान्धव त्या दूरदेशी लाखलाखा संख्यन एकत्र है हरियाणा मोटमोठे मेला भरू लगे हैं मराठी आिंदीस गे बास वर्षा पानीपत कादंबरी ची पता का ही फड़कत रा आवृत्ति निमित्ताजी पंप्रधान नरसिंहराव आट्य निर्मे मोहनवाघ यह दोग प्रकर्षण आठवन होते नरसिंहराव पंतप्रधान व्हायच्या आधी भारतीय ज्ञानपीठाचे अध्यक्ष होते तेव्हा काही निमित्त ते मुंबईत आले होते मराठीचा व्यासंग असलेल्या रावांनी महाराष्ट्र टाईम्समध्ये श्री हेरवाडकरांनी लिहिलेलं पानिपतचं परीक्षण वाचलं मुद्दाम बाजारातून प्रत मागवून ते झपाटून वाचलं आणि लगेचच ती कादंबरी भारतीय ज्ञानपीठातर्फे हिंदीमध्ये प्रकाशित करावायची व्यवस्थाही केली त्यांच्यासारख्या जागरूक साहित्यप्रेमीमुळेच माझ्यासाठी हिंदी वाचकांचा महादरवाजा उघडला गेला मोहन वाघांनी या कादंबरीवर माझ्या खनपटीला बसून रणांगन नावाचं नाटक लिहून घेतलं आणि गाजवलंही आज मराठी पडद्यावर अनेक मराठी चॅनल्सवर चमकणारे अनेक तारे रणांगनचीच देण आहेत नावाप्रमाणेच वाघ असणारे मोहन वाघा झायात असते तर पाणीपताच्या महासंग्रामाला अडीच शतक पार पडल्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर रणांगणाची शहादनं आणि तुतारा नक्कीच निनादून सोडल्या असत्या तिसाव्या खास स्मृतीविशेष आवृत्तीच्या निमित्तानं प्रकाशक दिलीप माजगावकर सौरेखा माजगावकर आणि या कादंबरीच्या हस्तलिखिताची पहिली शंभर पानं वाचल्यापासून कादंबरीची कणखरपणे पाठराखण करणारे शंकर सारडा या सर्वांचं रूल मानावं तेवढं थोडंच आहे पानिपतला प्रियदर्शिनी पुरस्कार गोव्याचा मा नाथमाधव पुरस्कार कलकत्त्याच्या भाषा परिषदेच्या पुरस्कारासह पस्तीसहून अधिक पुरस्कार लाभले लक्षलक्ष वाचकांचा आशीर्वाद मिळाला यानिमित्तानं रेसाईड नावाच्या आंग्ल विद्वाच्च आठवन होते पानीपत वुसर महायुद्धा आम्ही लंडनवासियां लड़वाली बैटल ऑफ ब्रिटन अच्छी होती आम का खात्मा करना साहू बाजूं अग्निवर्षाव कर जर्मनी की विमें लंडन नगरी पर पुनः पुनः चाल करूं ये आस तुम्हार पानीपतावर चिवट योद्धांप्रमाच आम्मी थेम्स नदी काटी आ लंडन मधे घराघर भुयाद जंगल आधी आगीच्या लोळात अनेकदा भाजून निघालो मात्र पानिपाताच्या धुराधगीच्या कल्लोळात झुंजल्या गेलेल्या महासंघर्षाला योग्य तो न्याय देणारी समर्थ लेखणी तुमच्या निमित्तानं मराठी भाषेला लाभली त्या तोडीचं कलम अद्याप आम्हाला तरी मिळालेलं नाही रेसाईड साहेबांचे ते शब्द ऐकून मी खूप भारावून गेलो होतो एखाद्या लेखकाला यापेक्षा अधिक कोणतं पारितोषिक मिळू शकतं बरं विश्वास पाटील प्रकरण पहिले पालखीचा गोंडा भाग एक तिन्ही सांज झाली यमुनाकाठचा गार वारा मराठ्यांच्या छावणीत घुसला खाशा छावणी पुढचं निशान वाऱ्याच्या झोतासारखं फडफडू पड़ लागलं रघुनाथराव दादांच्या शेजारीच होळकरांचा गोट उभा होता वाऱ्याच्या झटक्यानं होळकरांचा भांडा झेंडाही डोलू लागला विठ्ठल शिवदेवांच्या हुकमतीखाली मुख्य फौज दिल्लीवर चालून गेली होती पाठीमागे आलेली लंगडी कुचकामी गोडी छावणीच्या आजूबाजूला हिंडत होती छावणीत ठिकठिकाणी थीक शेकोट्या पेटवून सेवक चाकर धग अंगावर घेत होते जखमी सैनिक अंगावर झाडपाला फासून राहुट्यांतून तंबूतून भाळा मारून बसले होते खाशा गोटापुढे पसरलेला बाजार सुन्न होता वाणी उदमी व्हाया चोपड्या काढून हिसाब किताब बघत होते आज उद्या दिल्लीच्या लाल किल्ल्यावर जरी फडकेल याची सर्वांना जाणीव होतीच दिल्लीच्या रस्त्या रस्त्यात मराठा वीरांचा आणि नजीबाच्या सैन्याचा फाट्याचा खेळ चालला होता मर्द विठ्ठल शिवदेव नजीबाला ताणून मारणारच असं छावणीत बोललं जात होतं एकदा दिल्ली पडली की लागलीच पंजाबमध्ये मुसंडी मारायची हा दादासाहेबांचा मनसुबा होता त्यादृष्टीनं छावणीची तयारीही चालली होती वाण्या उदम्याला जाता, जाता जाता बाजार भरून घ्यायचा होता स्वार राऊतांना शिकलगारांकडून हत्यारं पाजळून घ्यायची होती पेंढारांना आणि बंजारांना वाटेत धनधान्य दन गोळा करून लागलीच तर लुटमार करून छावणीच्या पोटाचा जामानिमा बघायचा होता पंजाबच्या वाटेवर कुरुक्षेत्र लागणार या हिशोबाने पुण्याहून काही गोसावी बैरागी भटभ भिक्षुक आले होते कोणाला रामगंगेचं पवित्र दर्शन घ्यायचं होतं तर कोणाला भीष्मकुंडात सचेल स्नान करायचं होतं दादासाहेबांच्या खाजगी काढच्या डेऱ्यात तर कुरुक्षेत्राची फार ओढ लागली होती बाईसाहेबांच्या बरोबर पुण्यातल्या आणि आसपासच्या आयाबायांचा तांडा तीर्थदर्शनाच्या आशेनं आला होता याआधी होळकरनी तीन तीन वेळा कुरुक्षेत्री जाऊन आल्या आणि अजून पेशव्यांच्या स्त्रिया केल्या नाहीत म्हणजे काय अब्दालीनं उत्तर हिंदुस्तानची सफासट लूट नुकतीच केली होती तो रुमशामकडं भरल्या लुटीनं चालता झाला होता त्यांना आपल्या पाठीमागे नेमलेल्या यत्किंचित कमावीसदारांना आणि फुटकळ अमीर उमरावांना आपण सहज चोपून काढू असा दादासाहेबांना विश्वास होता त्याप्रमाणे त्यांनी भरारीही मारली होती गंगा आणि यमुनेच्या मधला चाळीस कोसांचा उभा सुपीक पट्टा म्हणजेच अंतरवेद। याचा अंतरवेदित गेल्या 10 सालात मराठ्यांचा राबता होता पण अब्दाली आला आणि अंतर्वेदीसह दिल्ली आग्रा मथुरा साप धुवून गेला त्याचा सारंगा घोडा आडवायला कुणीही मायेचा पुत आडवा आला नाही दिल्ली दिवसा ढवळ्या लुटून दिल्लीकर छाटून त्यानं हिंदुस्थानच्या बादशाहीचं साप कंबर्डं मोडला। मथुरेत गोसाव्यांची शेंडी सोडली नाही शेंडी दे नाहीतर मुंडी दे अशी गत केली गोसाव्यांची आणि गायींची मुंडकी एकाला एक बांधून अक्षरशः झाडांना टांगली बिलासपूरच्या सूरजमाल जाटाची पळताबोई थोडी झाली अब्दाली माघारी निघाला तेव्हा लोटीच्या गोनी पाठीवर घेतलेले उंट चरा वाकले घोडेस्वार पायउतार झाले त्यांनी जिनावर लूट बारदान लादलं आणि मोकळा लगाम हाती धरून ते रुमशामकडं चालते झाले अब्दालीला एवढी भयंकर लूट मिळाली होती की त्यानं ओझासाठी दिल्लीत उकिरड फुंकणारी मोकाट मरतुकडी घोडी आणि गाडवेसुद्धा सोडली नाहीत दिल्लीकरांच्या पागा ओस केल्या कुंभारांची आणि परटांची गावेसुद्धा गाडवेसुद्धा पाठीवरचा बोजा सांभाळीत घाबरीघुबरी होऊन रुमश्यामकडं चालू लागली अब्दारीनं जाता जाता नजीब खानाची हिंदुस्थानच्या मीरबक्षीपदी नेमणूक केली चोराच्या हाती जमादार खानाच्या किल्ले मिळाल्या जशी जळू अंगाला चिकटते आणि रक्त ओढते तसा नजीबाचा स्वभाव होता उत्तर हिंदुस्थानात संधी गवसली की तो तसा चिकटायचा जमीन जुमला द्रव्य जे गावेल ते शोसायचा आणि आपली सहरान धनदौलत वाढवायचा पंधरा वर्षांमागे अफगाणिस्तानातून पोट जाळण्याकरिता आलेला कुठला हा प्यादा नजीब त्याचा यू यू यु म्हणताच मुसक्या बांधू ही दादासाहेबांची उमेद होती पण पायताळात वरवर दिसणाऱ्या कुचक्या काट्यानं आत घर करावे तसा नजीब ऋतून बसलेला होता दिल्लीच्या तटबंदीवर मोर्चे लावून तो बराच काळ आत होता लाहोर आणि दिल्ली दरवाजा काबूल दरवाजा काश्मीरद्वार तुर्की शिंदेद्वारी आणि अजमेरी या साथी दरवाजांवर नजीबाच्या सैन्याचा खडा पहारा होता पॅदा सहजासहजी बाहेर येणार नाही हे दादासाहेबांनी ताडले त्यांनी प्रतिडाव टाकला 20,000 हजार घोडी अंतर्वेदीत उधळली अंताजी मानकेश्वर, सखाराम बापू आणि विठ्ठल शिवदेव हे सरदार गंगा यमुना काठानं भगवा झेंडा नाचवू लागले आज काय मराठा सैन्यांनी फानंद कोरा लोटलं उद्या मिरत सिकंदराबादेत अक्षरशः उडगूस गातला इकडे भीमथडी तट्टांनी सिकोहाबादची तटबंदी फोडली तर तिकडे इटाव्याच्या नाकात दम कोंडला नजीबाच्या मिरजच्या अफगाणांनी भीमथडी तट्टांचा लगाम धरण्याचा प्रयत्न केला तोच विठ्ठल शिवदेवानं अफगाणांची डोसकी सपासप उडवली आणि अंतर्वेद लालेलाल केली अंतर्वेद गारत होताच नजीबानं फना काढला दिल्लीची कडक मोर्चेबंदी केली पहाडाच्या टोळ्या वाढल्या रात्री बे रात्री मशाली दिवट्या जाळीत रोहिले भूतासारखे बहुती चक्रा मारू लागले नजीबापासून अंतर्वेद तोडली म्हणजे पॅदा बिना पायाचा झाला हे दादासाहेबांनी ताडलं तरी नजीब सहसा हार हार मानणारा नव्हता मराठ्यांच्या म्हणजेच काफरांच्या हातून पराभूत होणं म्हणजे कलंक लागणं अशी त्याची धारणा होती मराठ्यांनी जोर खाल्ला जोराची मुसंडी देऊन मराठावीर जुन्या दिल्लीत घुसले घोड्यांच्या टापांनी चांदणी चौक दानून गेला हर हर महादेव दीन दीन हना मारा छाटा लुटा घोषणा आरोळ्यांनी अस्मंत घाबरून गेला लागलीच दख्खनची घोडी पुराना किल्ल्याला भिडली किल्लेदार बख्तारखान हा नजीबाचा जाणी दोस्त होता त्यानं मात्र कडवा प्रतिकार केला केंजळच्या आबा जख्तापानं आपली घोडी बख्तारखानाच्या अंगावर घातली बख्तार रक्ताच्या थरवळ्यात आडवा झाला तोच मराठा वीरांनी त्याची गर्दन छाटली विठ्ठल शिवदेवाच्या धुममाकुळीनं दिल्ली हादरली त्यातच वजीर गाजी उद्दीन मराठ्यांना येऊन मिळाला डोईजड नजीबाचा परस्पर काटा निघावा ही दिल्लीच्या बादशहाचीही इच्छा होती बदलत्या परिस्थितीत मराठ्यांनी चेव चढला नजीबाने लाल किल्ल्याचा आश्रय घेतला नजीब दिसावायस देखना आणि गाजरासारखा लालेलाल त्याला आखूड धाडीस मेहंदी लावायची सवय होती त्याचे डोळे बारीक पण तीक्ष्ण एखाद्यावर नजर रोखली तर समोरच्या माणसाला काळजात सुरामारीच होते असं भसायचं त्यात गाजीउद्दीनची गद्दारी लक्षात येताच बेळाबाहेर फना काढणाऱ्या नागाला भाल्याच्या टोकन डिवचून धरावं आणि त्यानं उभ्या भाल्याच्या काठीवर सपासप फना आपटावा तसा नजीब बेयोर झाला होता दिल्लीच्या रस्त्या रस्त्यात मराठा रोहीला संघर्ष जारी होता रोहिल्यांच्या ठिकठिकाणचा आटकाव छेदून मराठे लाल किल्ल्याकडे झेपावत चालले होते मोहल्ल्या मोहल्ह्यात शस्त्रास्त्रांची टिरिबिगाई सुरू होती आग ओकणाऱ्या तोफा बुरुज आणि भिंती गेळत सुटल्या होत्या धूर आणि धुरीनं साऱ्या दिल्लीत गिल्ला केला होता आपल्या बिचव्यात अंगावर शाल पांघरून रघुनाथ दादा लोटाला टेकून बसले होते रघुनाथरावांच्या अंगात थोडी कणकण असली तरी त्यांच्या तरुण चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता तटबंदीला ढुसने देऊन मराठी दिल्लीत घुसले तेव्हाच दादांनी फत्ते झाल्याची खात्री झाली चांदनी चौकात छत्रूला माती चारून मराठ्यांनी बाखतारखानाची मुंडी छातल्याचं ऐकताच त्यांनी मांडीवर आनंदाने थाप मारली मुहूर्त काढावा आणि मात्र अक्षता उराव्या अशीच आता विजयाची अवस्था होती नजीबाच्या गळ्याचा फास कालत्रही सुटणार नव्हता कदाचित आजच लाल किल्ल्यावर जरी पाटका किल या कल्पनेनं त्यांच्या चेहऱ्यावर सारख्या स्मितरेशा डोकावत होत्या त्यांचा बदलता चेहरा हावभाव त्यांचे कारभारी सकाराम बापू बारकाईनं निहाळत होते अंधार पडू लागताच सेवकाना आजूबाजूच्या साऱ्या समया पेटवल्या मंद प्रकाशात दादासाहेबांचा चेहरा अधिक खुलून दिसू लागला आपल्या मांडीवर थाप मारी दादा उद्गारले बापू विठ्ठल शिवदेव आधीच दिसायला काळे आता ते नजीबावर काळासारखे झडप घालणार खरं आहे दादासाहेब विंचूरकर होळकर अंताजी मानकेश्वर गंधे ही सारी जुनी जनती माणसं दौलतीची सेवा करता करता आली पण जवानीतील ती तडफ ती बेवोशी यतकिंचितही कमी झालेली नाही बापू ही सारी मराठी मातीतली माणसं जातीची चिवट रगेल आणि मस्त हे विंचूरकर सरादार होते कोण सासवडच्या दादांचा मुलगा घरात काम करेना पोळ्यासारखा हिंडतो म्हणून दिला गारच्यांनी हाकलून हा बहादूर गेला साताऱ्याला कोणाच्या तरी पागेत घोड्यांना खरारा करायचा एकदा शाहू महाराज शिकारीला गेले महाराजांच्या हातचं डुक्कर निसटलं म्हणून यांनी सरळ डुकरावरच जेप घेतली दोन्ही मांड्यात कुत्र्याच्या पिलासारखं डुक्कर दाबून धरलं महाराजांनी लगेच विठ्ठलरावांना शबासकी म्हणून पागेतला घोडा दिला बारगिरी दिली तेव्हापासून यांची सेवा सुरू झाली जंजीराच्या सिद्धीची स्वारी असू दे दयाबहादुराला ठार करायचा असू दे अगर आप्पांच्या बरोबरचा वसायचा तो वेडा असू दे जिथं या बहादुराच्या तलवारीचं पातं चमकलं आज हा पठ्ठ्या नजीबाच्या मुसक्या बांधणार आणि माझ्या त्याला पेश करणार आणि बापू मी त्या नजीबाला नक्की तोफेच्या तोंडी देणार ते शक्य नाही दादासाहेब बापू असले का भोव्या ताट करून एक डोळा मिचकावीत दादासाहेब विचारू लागले का बापू का शक्य नाही ते त्याची चामडे आम्ही सोडली तर जापसाल करायला तो अब्दुल्ल्या रुमशानहून येईल असं म्हणता काय अब्दालीच कशाला का आपल्या जवळची अवतीभोवतीची माणसंसुद्धा नजीबाच्या केसालाही धक्का लावू देणार नाहीत दादासाहेब कोण कोण आडवा येतो बापू दादांचा चेहरा लालबुंद झाला प्रत्यक्ष तीर्थरूप पेशव्यांचे आदेश आहेत त्या सापाला दूध पाजू नका म्हणून त्याला ठेचून चेचून माराच तो पॅदा किती मात्रागमनी आहे हे उभ्या दौलतीला ठाऊक आहे या खाशा उकमाच्या तालीमी आड कोण येणार आहे बापू बापू जोरजोरानं हसू लागले तसे दादाही बावरले हसू आवर्ता आवर्ता बापू म्हणाले श्रीमंत काल रात्री दस्तूर खुद्द नजीब उद्दवला रोहिला साक्षात मराठ्यांच्या छावणीत येऊन ताजबर बसून गेला असं तुम्हाला कोणी सांगितलं तर खरं वाटेल का काय बोलता आहात काय बापू दादासाहेब एका भडकले त्यांचा हात तलवारीच्या मुठीकडे धावला डोळ्यात थिनग्या फुलल्या ते ओरडले बापू कोणी बोलवलं होता त्या बाटग्याला तो आलाच कसा त्याची गर्दन कुणी कशी छाटली नाही त्याचा यजमान कोण नाव सांगा फक्त बापू त्याच्या खांडोळ्या खांडोळ्या दादासाहेब दादासाहेब एवढे अधीर होऊ नका प्रत्यक्ष सुभेदार मल्हारजी बाबा होळकर यांच्या गोटात येऊन नजीब मध्यान रात्रीचा तांबूल प्राशान करूनी गेला असं कोणी सांगितलं तर तुम्ही काय कराल दादांचा चेहरा मात्र आता खरकन उतरला तोंडातले शब्द ओठांबाहेर येणार क्षणभर विश्वास बसेना बापू हसू लागले आणि दादांची विचित्र अवस्था झाली थोडे शांत होऊन दादासाहेब म्हणाले नजीबाचा वकील मेघराज सुलुखाच्या निमित्तानं अधेमध्ये सुभेदारांकडे येतो हे मला माहित आहे पण प्रत्यक्ष नजीब आणि तोही मल्हारबाबांच्या गोटात तेच सांगतोय दादासाहेब कोष्टी एवढ्यावरच थांबणार नाहीत तुम्ही सुभेदारांच्या भिडेला बळी पडणार आणि नजीबाशी सुलूक करणार ही सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ गोष्ट आहे दादासाहेब छेछेबापू असं होणं त्रिवार शक्य नाही सापाच्या तोंडावरून मायेनं हात फिरवला म्हणून तो थोडाच डसायचा राहणार आहे तो चावणारच बापू हे माहीत सुद्धा दादा तुम्ही सुलूक करणारच तोही विना अट नजीबाला दया दाखवून छेछे सुलूकच करायचा झाला तर पन्नास लाखाला मी एक दमडी कमी घेणार नाही हा बापू याच मुद्द्यावर याआधी सुलुकाची बोलणी झाली होती तेव्हा नजीबाचा जबाब काय होता हे माहीत आहे ना दादासाहेब मरगट्ट्यांना पन्नास लाखच काय तर यमुना काठचे पन्नास गोटेही मिळणार नाहीत आम्हाकडून पण बापू नजीबाच्या ताब्यातली अंतर्वेदीतली हरिद्वार आणि ज्वाळापूर ही तीर्थक्षेत्र तरी आम्ही कशी सोडू ते तीर्थरूपांचे आदेश फार जुने झालेत दादासाहेब आपण समजतो एवढे नजीब अगर उद्धवला दुतखुळे नाहीत आज मराठे तीर्थयात्रेच्या निमित्तानं भगव्या पताका घेऊन रामनाम करीत हरिद्वारला काशी बनारसाला जातील आणि उद्या पताक्याच्या काठीला भालेची पाती जोडून सारी उत्तर जिंगतील हे न कळणे इतके ते मूर्ख निश्चितच नाहीत तेव्हा दादासाहेब तीर्थ आणि तीर्थांचा जीर्णोद्धार या गोष्टी मनातून काढलेल्याच बऱ्या एक वेळ नजीब स्वहाताना आपली मुडकी छाटून हाती देईल पण तीर्थक्षेत्र मात्र काही तो द्यायचा नाही रघुनाथराव आणि बापूंची चर्चा चालू असतानाच चोपदारांची ललकारी ऐकू आली आस ते निगा रखो वजीरे हिंदुस्तान या ललकारी सरसे बापू आणि दादासाहेबांना हसू फुटले गाजुद्दीन वजीर नुसत्या नावाचा वजीर होता। नजीबाच्या कारवायांनी आणि दिल्लीच्या पडत्या झडत्या राजकारणानं त्याचे हाल हाल केले होते त्याचा सदा कावरून बावरून गेलेला चेहरा मळकट मंदिर आणि धुळीनं बारलेला माड चोंडळा बघून वजीरच आहे कि शिमग्यातलं सोंग आहे असा प्रश्न कोणालाही पडावा त्याचा हत्ती घोड्यांचा राब रुबाब केव्हाच गेला होता एक दोन स्वार घेऊन चाललेला वजीर कोणाला सामान्य बारगिरापेक्षा मोठा वाटायचा नाही अशी चौकळा दिल्लीवर आली होती नादिर शाहनं आणि अब्दारीनं दोन वेळा दिल्ली धुवून नेली अन्नधान्यविना जनान खाण्यातल्या सौंदर्यवती वरचेवर उपासपोटी राहू लागल्या शाही घोडी मरतुकड्या कुत्र्याचं जिनं जगू लागली अमीर उमराव माजले जाटानं आपली हद्द दिल्लीच्या तटबंदीपर्यंत लोटली उत्तरेकडून रोहिले निम्म्या दिल्लीत घुसले यमुना पल्याडच्या काठ अयोध्येकर सुजाच्या मांडीखाली गेला पूर्वकाठावर धुनी धुणाऱ्या पर्टिनीही आम्ही अयोध्येच्या म्हणून दिमाखात बोलू लागल्या हिंदुस्थानवर एकेकाळी राज्य करणारी दिल्ली आपलं आंग चोरू लागली तिच्या अंगाचा थरका पुडू लागला जुना ठवेली बुरुजाचे दगड कोसळू लागले या खानसाहेब दादासाहेबांनी समोरच्या तकत्याकडं बोट दाखवीत गाजीउद्दीनला खुनीनंच बसायला सांगितलं रोजच्यापेक्षा वजीराचा चेहरा अधिकच घाबराघुबरा दिसत होता दादासाहेबांच्या चालाक नजरेनं ते हिरलं ते म्हणाले बोला काय म्हणते तुमची राजधानी तिचं नाक आपल्याच मोठीत आहे हुजूर मतलब सरळच आहे सहा वर्षांमागं आपले सरदार रानोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांनी दिल्लीच्या बादशहाशी अहमदिया करार केला त्या करारांना आम्ही मराठ्यांना सहा सुभ्यांच्या चौथ्याही दिल्या त्याबदली परशत्रूकडून तुम्हीच आमचं रक्षण करायचं दिल्लीच्या रक्षणाची जोखीम जरी पटक्याची आहे रावसाहेब तेच कर्तव्य बजावण्यासाठी आम्ही दस्तूर पाचारण झालो आहोत पण आज वजीराचंही रक्षण होत नाही बहादूर आमच्या बेगमेला सुद्धा आज दिल्लीच्या रस्त्यात पायी चालावा लागलं थोडक्यात अंगावरची वस्त्र वाचली नाही तर तोबा तोबा वजीराच्या डोळ्यातील टिप त्याच्या सोनेरी दाढीत पाझरली काय बोलता वजीर बहादूर रघुनाथराव दादासाहेब गंभीर होऊन विचारू लागले शाही जनानेची बेयाद करायला कुणाची माय व्हॅली दुसरा कोण तोच तुमचा सुभेदार काकांचा धर्मपुत्र मात्र गमनी नजीब मी मराठ्यांना मिळालो म्हणून काल गुंड सैनिक घेऊन रात्रीच्या अंधारात माझ्या हवेलीवर कुचकरून आला तो माझ्या सेवकांची नाकं चाटली हो जनान्यातील बेगमांना रस्त्यावर ओढलं त्यांची भरझरी वस्त्र अक्षरशः फाडली अंगावरचे दागिनी ओरबाडून घेतले गनीमसुद्धा असं वर्तन करणार नाहीत घोड्याची लीद एकीकाळी गोळा करणारा हा प्यादा हिंदुस्तानचा मीरबक्षी झाला तर त्याचे हात शेणतच राहिले दादासाहेब रावसाहेब हा पॅदा सहरानपुराकडे एक फुटकळ गावचा जमीनदार झाला तेव्हा त्यालाच मी दिल्लीला बोलावलं होतं तेव्हा तो रात्री दुसऱ्यांची घोडी बैल पळवायचा बाजारात नेऊन विकायचा त्याला दिल्लीत घुसण्याची संधी मीच दिली हो जामा मशिदीच्या साक्षीनं त्याने कुराणावर हात ठेवून शपथ खाल्ली जन्म मी तुमची संगत सोबत सोडणार नाही त्याची आज माझ्या बेगम्याच्या वस्त्राला हात घालायची तमन्ना व्हावी असा बघलेत सुरा खुपासणारा नजीबसारखा माणूस आमदुनियेत शोधूनही मिळणार नाही मी हात जोडून सांगतो रावसाहेब काही करा पण या पाताळयंत्री माणसावर विश्वास ठेवू नका त्याच्याशी सुलू करू नका दयामाया तर अजिबात दाखवू नका एक दिवस तुमच्या पायातला तो सराटा होईल तुमच्या मराठी दौलतीला ग्रहण लावील दिवसात चांदण्या मोजायची वेळ आणेल तुमच्यावर खानसाहेब हा दादासाहेब म्हणजे कोणी भोटमामा नाही माझी हिंदुस्तानची ही दुसरी मोहीम आहे उडत्या पाखराची पिसं मग ती लाल कोणती निळी कोणती हे सारं या रघुनाथरावाला माहिती आहे रघुनाथ काका कडईसारखे उकळू लागले लाळेला धोवून ते म्हणाले बापू तुम्ही ऐका त्या नजीब्याचे शुलूक नाही त्याला दयामाया नाही ओंकारेश्वराची शपथ घेऊन सांगतो त्या नजीब्याची तंगडी फासटून एक यमुनेच्या डाव्या काठाला आणि दुसरी उजव्या काठ्याला टाकिन, तरच हा रागोबा तापी नर्मदा ओलांडून दक्षिणेत जाईल क्षितिजा आडून सूर्यदेवानं आपले डोळे किलकिले करीत वसुंधरेकडे पाहिले त्याची सुवर्णप्रभा सगळीकडे फाकली सोनेरी किरणात बुरुजांची मंदिर मशिदींची शिखरं उठून दिसू लागली तिरपी सुवर्ण किरण शांत धीरगंभीर यमुनेच्या पात्रात आगडी वासू लागली नेसूच्या दोत्रावर उघड्या भंब अंगाने रघुनाथ दाता पात्रात उभे होते त्यांच्या बाजूला रेणुका अनाजी जनार्दन राम हे सरदारसुद्धा सूर्यदेवाला अग्र देण्यासाठी उभे होते कोण वायकर कोण शिग्णापूरकर तर कोणी नाशिककर असे पाच पन्नास भटजी उपाध्याय भिक्षुक मंडळी ही पवित्र स्नानाचा दंग होती रघुनाथरावांनी भक्तिभावनं यमुनेला नमस्कार केला ओंजळीत पाणी घेऊन ते उगवत्या भास्कराला अर्घ्यदान देत पुटपुटू लागले ओम भूर्भुवस्व ओम भर्गो देवस्य धीमही द्यो यो न प्रचोदयात दादासाहेब स्नान उरकून यमुना काठांना निघाले तोच हो हो अधर्म अधर्म करून भिक्षुक ओरडले पात्रातून वाहत येणारी कुठली तरी वस्तू पाहून त्यांनी अंग चोरलं सारे भयभीत नजरेनं पाहू लागले एवढ्यात ती वस्तू आली आणि दादांच्या समोरूनच जाऊ लागली ते गायीचा हाडूक पाहताच दादांचा शांत चेहरा लालबुंद झाला त्यांनी तिखट नजरेनं सरदार पायगुड्यांकडं पाहिलं तेही खजिल झाले आजूबाजूची ब्राह्मण मंडळी म्हणू लागली किती दिवस किती दिवस चालायचा हा अधर्म फार झालं या पवित्र स्थळी हा अत्याचार दादासाहेबांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही गरकन परत फिरून पाण्यात पुन्हा एक डुबकी मारली बाकीच्या मंडळींचंही दुहेरी स्नान झालं दमदार पावलं टाकीत मंत्र पुटपुटत दादासाहेब छावणीजवळ आले खाशा डेऱ्या शेजारीच एका तंबू दादासाहेबांचा एक खास देवाराचा बिचवा असायचा ते कुठेही स्वारी शिकारीला निघत हा देवारा ठरलेलाच ओंकारेश्वर पर्वती कजब्याचा गणपती ते ज्योतिर्लिंग आणि खंडेरायापर्यंत साऱ्या देवदेवता दादांच्या सोबतच असायच्या देवपूजा झाल्याशिवाय दादा पाण्याचा घोटाही घेत नसत अगदी कुचाचा प्रत्यक्ष युद्धाचा दिवस असू दे दादासाहेब देवदर्शनाचे बाहेर पडणार नाहीत दादांनी आज गडबडीतच देवदर्शन संपवलं उपाध्यायांनी दिलेले तीर्थ प्राशन केलं बिचव्या बाहेर आलेले दादासाहेब समोरच्या सेवकावर डाफरलेच जा रे सुभेदार काकांना आत्ताच्या आत्ता बोलव नान दादासाहेब बैठकीच्या डेऱ्यात आले आणि उग्र चेहऱ्यानं तशाच उघड्या अंगाने लोडाला टेकून बसले दबकत्या पावलानं सखाराम बापू रेनको अनाजी पायगुडे ही मंडळी दादासाहेबांच्या शेजारी येऊन बसली आता काहीतरी घडणार हे छावणीभर व्हायला वेळ लागला नाही खाशा डेऱ्यांपुढं मराठा शिपाई त्यांची बायका पोरं एवढेच नव्हे तर कामाठी कुणबी व्यापारी शिकलगार आणि पेंडारीसुद्धा जमले शिपायांची आपापसात बोलणी सुरू झाली हे मात्र रगड झालं जेव्हा सापाडला तेव्हाच कोंबडीसारखा फासटायला पाहिजे होता शत्रू तो शत्रू शत्रू नव्हे तर मने आणि माझाच धर्मपुत्र सर्वजन शांतच होते थोडा अंदाज घेऊन रेनको अनाजींनी विषयाला तोंड फोडलं आम्ही प्रथमपासून सांगत आहोत दादासाहेब हा नजिब्या साधा नाही काळराहू आहे मराठी दौलतीला लागलेला अक्षरशः ग्रह नाही गेल्या साली अब्दालीची स्वारी मथुरेवर गेली ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या दैवी लिला घडल्या तिथं यानं अत्याचाराचा पार कळस केला या नजीब्यानं सोन्याच्या देवदेवता पळवल्याच पण सुंदर दिसणाऱ्या माताभागिनी लांबवल्या घरंदाज स्त्रियांना अक्षरशः बटीक केलं म्हणूनच जेव्हा विंचूरकरांनी त्याला आणि त्याच्या सोपत्यांना जेरबंद केलं तेव्हाच आम्ही सांगत होतो याला मोकळा सोडू नका इथेच छाटा असाच यम सदनाला धाडा पण तुम्हीच का असे बोलत होतात मध्ये सरदार पायगुडे म्हणाले नजीब्याशी सुलुकाची बोलणी चालली होती तेव्हा छावणीतली न कळती बायकापोरंसुद्धा डेऱ्यापुढं गिल्ला करीत होती त्या सैतानाला सोडू नका त्या बाटक्याला सोडू नका सुलूक <laughs> कसला तो सुलूक बापू हसत म्हणाले पहिली पन्नास लाख दंडाची भाषा चालली होती पण अवघ्या पाच लाखात सारं संपलं तीही रक्कम कमी पडते म्हणे अंताजी माणकेश्वरांना दिल्लीची सुभेदारी मिळाली तेवढाच काय तो मराठ्यांचा फायदा दिल्ली सोडली आणि मने सहरानपूरला निघाला आता यमुना काठी मुक्काम आहे तिकडे जाईल तेव्हा खरा तोवर रोज दिवसा ढवळ्या अधर्म चाललेला आहे गायी कापतो गायची हड्डी परगड्या नदीत फेकतो परवा काठावर मी एकावेळी का वीस पंचवीस गायींची मुंडकी पाहिली तो पेशव्यांपुढं याला उभा केला असता तर याचा चारदा कडेलोट झाला असता आतापर्यंत अहो कालची तर गंमतच न्यारी मी गायत्री मंत्र पुटपुटला सार उरकलं मिठल्या डोळ्यानं चूळ भरायला गेलो आणि तोंडात प्रत्यक्ष गोमातेची आतडीच शी शी शी शी शी शी रेनको अनाजींनी कसनुसात चेहरा केला सारे हसले सकाराम बापूंनी सेवकाला खून केली सेवकानं गोमूत्राचं पात्र आणलं गोमूत्र सहाच्या अंगावर शिंपडलं सरदार मंडळींना आता मात्र पवित्र वाटलं रेनको अनाजींना बरंच काही बोलावं असं वाटत होतं पण खाशांच्या तोंडासमोर साऱ्या चुका एका वेळी कशा दादा दादासाहेबांनी नजीबाची तंगडी फासटवण्याची घोर प्रतिज्ञा करून पाच दहा दिवससुद्धा लोटले नव्हते रघुनाथ दादा म्हणजे सांबाचा अवतार हे एक पुन्हा एकदा सिद्ध झालं होतं जेव्हा मराठ्यांनी दिल्ली जिंकली आणि एकापेक्षा वरचड एक असे शाही सरदार अमीर उमराव दादासाहेबांच्या डेऱ्यात आले त्यांनी माना लववून कुर्निसात केला तेव्हा विजयाचा आनंद दादासाहेबांच्या मुखावर मावेना त्यात अंताजी मानकेश्वर गंध्यांना दिल्लीची सुबेदारी आणि मराठी राज्याला माळवा गुजरात अजमेर आणि आग्रा हे प्रांत लिहून मिळाले तेव्हा दादांना स्वर्ग मात्र दोन बोट उरला होता तरीही त्यांचा नजीबावर मात्र दात होताच कोणत्याही स्थितीत त्याचं पारिपत्य करा हा पेशव्यांचा आदेश ते विसरले नव्हते पण त्यांच्यापेक्षा दुप्पट उमर असलेले मल्हारजी होळकर जागेवर आले त्यांनी मिलेल्याला कशाला मारायचं असं म्हणून कळ घातली नजीब यापुढे दिल्लीच्या राजकारणात लक्ष घालणार नाही हे परोपरीनं पटवून त्यांनी सांगितलं त्यांचा सल्ला डोळा आड करण्या इतके मल्हारराव काही किरकोळ नव्हते उत्तर हिंदुस्तान पायाखाली घालता घालता त्यांच्या अंगाखाली कितीतरी घोडी बाद झाली होती मिशा आणि कल्ले त्यांचे पिकले होते अजूनही सुभेदार आपल्या सैन्यानिशी कुठे गेले तर मल्हाराया म्हणून कापरं भरलेलं शत्रुसैन्य दाही दिशा पाठीला पाय लावून पळत होतं सुबेदारांच्या बरोबर विंचूरकरांसारखे रुद्ध सरदारही मराठा सैन्यात होते त्यांचा मान ठेवायलाच हवा होता तरीही नजीबाला ठेचायचा हा विचार दादासाहेबांच्या मनात होता विजयाच्या कैफात दादासाहेबांनी दुसरा विचार जरा बाजूला ठेवला काय करून करील नजीब नजीब म्हणजे कोण वस्तू पण अवघ्या चारच दिवसात नजीबाने आपली नजीबगिरी दाखवायला सुरुवात केली होती सेवकात आला सुभेदार आल्याची वार्ता सांगून गेला मसलतीच्या डेऱ्यात केव्हाही मल्हाररावजी होळकर आले की दादासाहेब थोडं सावरून बसायचे त्यांच्या हालचालीत आदब जाणवायची पण आता समोरच्या लोडाला टेकून सुभेदार बसले तरी दादासाहेब तसुभरही हल्ले नव्हते त्यांच्या डोळ्यात साकारलेला तिखट तांबूसपणाही कमी झाला नव्हता उलट त्याला झळा आली होती आपल्या राटमिशा आणि कल्याणवरून हात फिरवून उग्र चेहऱ्याने सुभेदार दादासाहेबांकडे बघू लागले सुभेदारांचा चेहरा कुणीही पाहिला तरी अनेक उन्हाळे पावसाळे चढाया लढाया मुलूक माणसं भाव त्यांच्या मुखावर दिसायचा धीरगंभीर आवाजात सुभेदार म्हणाले बोला दादासाहेब सकाळी सकाळी काय हुकुम। हुकुम कसला आम्हाला तुमची आज्ञा हवी आहे आज्ञा आणि आम्ही होय दादासाहेब छदमी असत म्हणाले तुम्ही दौलतीचे जुने जाणते सरदार तेव्हा तुमचीच आज्ञा हवी आम्हाला रोज सकाळी यमुनेत उभं राहून आम्ही सूर्यनारायणाला कोणतं अर्घ्य द्यायचं उंजळभर उदकाचं की गोमातेच्या कातड़ांचा आतड्यांचं सुभेदारांना चटकन काही बोलायचं सुद्रेना ना दादासाहेबांची छर्या लाल लाल झालेली होती काकासाहेब तुमच्या धर्मपुत्राचे प्रताप पाहिलेत का सारी छावणी आम्हाला छिथू करायला लागली आहे जेव्हा तो साप आमच्या हाताला लागला होता तेव्हा त्याला पिळून फासटून त्याचं रक्त काढा म्हणून साऱ्या मराठ्यांनी आकांड मांडला होता पण तुम्ही त्याला धर्मपुत्र मानून टोपलीत सुरक्षित ठेवला आता तो फुत्कारू लागला आहे आमच्या धर्मावरही गंडांतर आणलं आहे त्यानं बोला काय करता आत त्याचं मी बोलतो समजावतो त्याला पोटचा पोर असल्यासारखे त्याचे लाड करू नका सुभेदार काका दादासाहेब झटकन उभे राहिले आणि त्वेषानं मल्हारबाबांकडे बोट करीत म्हणाले केवळ तुमच्या वयाला आणि मराठी राज्याच्या सेवेला मान द्यायचा म्हणून मी ओंकारेश्वराची भरल्या तोंडांना घेतलेली आण केवळ तुमच्यासाठी मोडली आता या उपर तुम्हाला सांगून ठेवतो आमच्या स्नानसंध्येच्या जागी त्या नजीबानं गोवादाचा असा तमाशा पुन्हा केला तर त्याला जागच्या जागी ठेचून मारी ना त्याचं मास घारी गिदळांना पेश करीन जा आणि तुमच्या त्या धर्मपुत्राला आवरा ताड ताड पावडलं टाकीत दादासाहेब खाजगीकडे निघून गेले सुभेदाराही उठले आणि आपल्या डेऱ्याकडे शांतपणे चालते झाले दादा दादासाहेबांच्या त्या उग्र अवताराची चर्चा दिवसभर छावणीत सुरू होती